अल्लाह हे पसंत करत नाही की माणसानं अपशब्दा करता तोंड उघडावं हो। परंतु या व्यतिरिक्त की एखाद्यावर अत्याचार केला गेला असेल आणि अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे त्या चार पीडित अवस्थेत जरी तुम्हाला अपशब्द उच्चारण्याचा हक्क आहे परंतु जर तुम्ही अंतर्वाह्य चांगलपणास दाखवाल अथवा कमीत कमी, कमी वाईटाकडे दुर्लक्ष कराल तर अल्लाचा देखील हाच गुण आहे की तो मोठा क्षमा करणारा आहे यद्य तो शिक्षा देण्याचं पूर्ण सामर्थ्य बाळगतो जे लोक अल्ला आणि त्याच्या पैगंबराची कुप्र करतात आणि इच्छितात कि अल्ला आणि त्याच्या प्रेक्षितांच्या दरम्यान भेदभाव करावा आणि म्हणतात की आम्ही काहींना मान्य करू आणि काहींना मानणार नाही आणि कुफर आणि मान यांच्या दरम्यान एक मार्ग काढण्याचा इरादा वाहतात ते सर्व पक्के काफीर आहेत आणि अशा काफिरांसाठी आम्ही अशी शिक्षा उपलब्ध करून ठेवली आहे जी त्यांना अपमानित आणि तिरस्करणीय करून सोडणारी असेल والذين آمنوا بالله ورسله ولم يفرقوا بين أحد منهم أولئك سوف يؤتيهم أجورهم وكان الله غفوراً رحيما يا विरुद्ध ذuluk الله आणि तेचे सर्व पैकी त्यांना मानतील आणि त्यांच्या दरम्यान फरक करणार नाहीत त्यांना आम्ही अवश्य त्यांचा मोबदला प्रदान करू आणि अल्लाह मोठा क्षमा करणारा आणि दया करणारा आहे يَسْأَلُونَكَ أَهْلُ الْكِتَابِ أَنْ تُنَزِّلَ عَلَيْهِمْ كِتَابًا مِنَ السَّمَاءِ فَقَدْ سَأَلُوا مُوسَى أَكْبَرَ مِنْ ذَلِكَ فَقَالُوا أَرِنَا اللَّهَ جَهْرَةً فَأَخَذَتْهُمُ الصَّاعِقَةُ بِظُلْمِهِمْ ثُمَّ اتَّخَذُوا الْعِجْلَ مِنْ بَعْدِ مَا جَاءَتْهُمُ الْبَيِّنَاتُ فَعَفَوْنَا عَنْ ذَلِكَ وَآتَيْنَا مُوسَى سُلْطَانًا مُبِينًا हे पैगंबर सल्लला वसलम हे ग्रंथधारक जर आज तुमच्याकडे मागणी करत आहेत की तुम्ही आकाशातून एखादं लिखित त्यांच्यावर उतरावा तर याहून वरचढ अपराधमुक्त मागण्या यांनी पूर्वी मुसा अलेस्लाम यांच्याजवळ केल्या आहेत त्याला तर त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला जाहीररित्या ईश्वराला दाखवा आणि याच शिजोरीमुळे अकस्मात त्यांच्यावर वीज कोसळली होती मग त्यांनी वासराला आपला उपास्य बनवला वस्तुतः यांनी उघड उघड निशाण्या पाहिल्या होत्या या उपर देखील आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही मुसाल इस्लाम यांना या लोकांवर तूर पर्वताला उचलून यांच्याकडून या फर्मांच्या पालनाची प्रतिज्ञा घेतली आम्ही यांना आदेश दिला की दरवाज्यातून सजते करत करत दाखलवा आम्ही यांना सांगितलं की सपच्या कायद्याचा भंग करू नका आणि यावर यांच्याकडून पक्क वचन घेतलं तर तेवटी यांच्या प्रतिज्ञाभंग करण्यामुळे आणि या कारण असतो की यांनी अल्लाच्या आयती खोट्या ठरवल्या आणि अनेक प्रेषितांना नाहक ठार केलं आणि इथपर्यंत सांगितलं की आमची हृदय आवरणात सुरक्षित आहेत वस्तुता खरं पाहता यांच्या असत्यप्रियतेमुळे अल्लानं त्यांच्या हृदयावर मोहर लावली आहे आणि यामुळे ते भारत कमी मान आणतात वी कुपरी व कौनी मग आपल्या कुप्रे हे इतके पुढे गेले की मरि वर भयंकर आग लावले कौनी पचन आई सवी पचल व इलिलोही आणि खुद्द सांगितलं की आम्ही ईश्वरी प्रेशीर इसाल इस्लाम याला ठार केला आहे खरं पाहता प्रत्यक्षात यांनी त्याला ठारही केलं नाही की कोसावर देखील चढवलं नाही परंतु माम्मा यांच्याकरता संदिग्ध बनवण्यात आला आणि ज्या लोकांनी यासंबंधी मतभेद दर्शवले आहे ते देखील खरं पाहता संकेत गुरफटले आहेत त्यांच्याजवळ या मामल्या संबंधी काहीच ज्ञान नाही केवळ अनुमानाचं अनुसरण आहे यांनी मसेला खचितच ठार केलेलं नाही अल्लाहनं त्यांना आपल्याकडे उचलून घेतलं अल्लाह जबरदस्त शक्तिशाली आणि बुद्धिमान आहे आणि ग्रंथधारकांपैकी कोणी असा असणार नाही जो त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्यावर इमान आणणार नाही आणि कायमातच्या दिवशी तो त्यांच्यावर ग्वाही देईल तात्पर्य असुलबी वर्तणुकीमुळे आणि या, या कारणास्त कि हे मोठ्या प्रमाणात अल्लाच्या मार्गापासून रोखतात आणि व्याज घेतात ज्यांची त्यांना मनाई केली गेली होती आणि माल अवैध रीतिन लोक खाते बक वस्तु हराम ठरल ज्या पूर्वी हलाल आणि काफिर होक प्रकोप तैयार है परंतु यांच्यामध्ये जे लोक परिपक्व ज्ञान टाकणारे आहेत आणि इमानदारक आहेत ते सर्व त्या शिकवणीवर इमान आणतात जी हे नबी सल्ल अल वसलम तुमच्याकडे उतरवली गेली आहे आणि जी तुमच्यापूर्वी उतरवली गेली होती अशा प्रकार नमाज जगा करना अल्लाह अखरत दिवस खरी श्रद्धा बाजार लोकना आम्मी अवश्य महान मोबदला प्रदान करो नीम वाईनाईम हे नबी सल्ल वसलम आम्ही तुमच्याकडे त्याच प्रकारे दिव्य प्रकटन बही पाठवलं आहे ज्या प्रकारे, प्रकारे, हो प्रकारे नुआल इस्लाम आणि त्यानंतरच्या प्रेक्षितांकडे पाठवलं होतं आम्ही इब्राहिम अल इस्लाम इस्माइल अल इस्लाम ईसा अल इस्लाम याकूब अल इस्लाम याकूब ची संतान ईसा अल इसलाम अय्यूब युनूस हारून सुलेमान अल इसलाम कड़े दिव्य प्रकटन पठल आम दाऊद अल इसलाम जबूर आम्मी प्रेषितर देखी दिव्य प्रकटन अवतरित उखीपूर्ण त्या प्रेषितर देखी जल्लेख तुम्हारे नहीं मुसा मुसाइस्लाम शी अशा प्रकार बातचीत प्रेषित खुशखबर देखवे पठले होते की त्यांना पाठवल्यानंतर लोकांजवळ अल्लाच्या विरुद्ध कोणतेही प्रमाण राहू नये आणि अल्लाह सर्व परिस्थितीत वर्चस्व बाळगणारा आणि बुद्धिमान आणि विवेकशील आहे लोक मानत नाहीत तर न ना मानत परंतु अल्लाह ग्वाही देतो की नबी सल्ल वसलम जे का तुम्हारे उतरवल है अपने ज्ञा उतर है साक्षी है यद्यपि अल्लाह साक्षी सर्वथा सा है जे लोग स्वतः नकार दरान्न अल्लाह मार्गपासपतर निसंशय पथभ्रष्टे सत्यापास दूर ग ان الذين كفروا وظلموا لم يكن الله ليغفر لهم ولا ليهديهم طريقا اشप्रकारे च लोकांनी कुप्र आणि विद्रोहाची पद्धत अवलंबली आणि जुलूम आणि अत्याचारला प्रवृत्त झाले अल्लाह त्यांना क्षमा करणार नाही आणि त्यांना कोणताही मार्ग जहन्नमचा मार्ग शिवाय दाखवणार नाही الا طريق جهنم قال الذين فيها ابدا ज्यामध्ये ते सदैव राहतील अल्लासाठी हे काही अवघड कार्य नाही हा पैगंबर तुमच्याजवळ रब कड़ी सत्य घा तुम बेहतर आकाशात जे का है तो सर्व अल्लाह है सर्वज्ञ देखे बुद्धिमान सुध्धा انما المسيح عيسى ابن مريم رسول الله وكلمته القاها الى مريم وروح من فامنو بالله ورسله ولا تقولوا تلاته ان كن هو خيرا لكم انما الله اله واحد سبحانه ان يكون له ولد له ما في السماوات وما في الارض وكفى بالله وكيلا हे ग्रंथधारकांनो आपल्या धर्मात अतिरेक करू नका आणि अल्लाशी सत्याखेरीत इतर कोणतीही गोष्ट जोडू नका मसीह मरियम पुत्र ईसा या व्यतिरिक्त इतर काहीच नव्हता कि तो अल्लाचा एक प्रेषित होता आणि एक आदेश होता कि जो अल्लाहानं मरियम कडे पाठवला आणि एक आत्मा होता अल्लाकडून ज्याने मरियमच्या गर्भात मुलाचं रूप धारण केलं म्हणून तुम्ही अल्लाह आणि त्याच्या प्रेषितावर इमान आणा हिता है अल्लाह फो पवित्र की आकाशन साहना देखरेखी सा मसीनं या गोष्टीला कधीही लानास्पद मानलं नाही की तो अल्लाचा दास आहे आणि फारच जवळलेले फरिष्ट देखील याला लज्जास्पद मानत नाहीत जर एखादा अल्लाच्या बंदगीला स्वतःसाठी अपमानजनक मानत असेल आणि गर्व करत असेल तर एक वेळ अशी येईल कि जेव्हा अल्लाह सर्वांना घेरून आपल्या हजर करेल तेव्हा ज्या लोकांनी इमाडून सदाचरण अंगीकारला आहे ते आपला मोबदला पुरेपूर प्राप्त करतील आणि अल्ला आपल्या कृपेनं त्यांना जादा मोबदला प्रदान करेल आणि ज्या लोकांनी बंदगीला लांछनास्पद मानलं आणि अभिमान बाळगला त्यांना अल्लाह यातनादायक शिक्षा देईल आणि अल्लाह व्यतिरिक्त ज्याच्या ज्याच्या पालकत्वावर आणि मदतीवर ते विश्वास ठेवतात त्यांच्यापैकी कोणीच त्यांना तेथे आढळणार नाही लोक हो तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्याजवळ उज्ज्वल प्रमाण आलं आहे आणि आम्ही तुमच्याकडे असा प्रकाश पाठवला हो आहे जो तुम्हाला स्पष्ट मार्गदर्शन करणार आहे मग जे लोक अल्लाची गोष्ट मान्य करतील आणि त्याचा आश्रय शोधतील त्यांना अल्लाह आपल्या दया आणि कृपेच्या छत्राखाली घेईल ani aplya kade yenacha saral marga tanna dakhil yes astawlak qul lahu yufiikum fi al kalaala in imrun halaka la yatalahu waladuhu wa lahu ukhtun falaha nisfu ma taraka wa huwa yarithuha in lam yakun laha walad fa in kanat ithnatayn falahuma ath-thunatu min ma taraka wa in kanu ikhwata rijalan wa nisaa fa lidh-dhakari mithlu hadh al-unthayayn हे नवी सल्ले वसलम लोक तुम्हाला कलाला संबंधी फतवा विचारतात सांगा अल्ला तुम्हाला फतवा देतो जर एखादा मनुष्य निसंतान मेला असेल आणि त्याची एक बहीण असेल तर ता तिला त्याच्या ठेवलेल्या मालमत्तेतून निम्मा हिस्सा मिळेल आणि जर बहीण निसंतान वारली असेल तर भाऊ तिचा वारस ठरेल जर मृताचे वारस दोन बहिणी असतील तर त्या ठेवलेल्या मालमत्तेतून दोन त्रितांशच्या हकदार ठरतील आणि जर अनेक भाऊ बहिणी असतील तर स्त्रियांचा एकेरी आणि पुरुषांचा दुप्पट वाटा असेल अल्लाह तुमच्यासाठी आदेशांचं स्पष्टीकरण करत आहे म्हणजे तुम्ही भरकटत फिरू नये आणि अल्लाह प्रत्येक गोष्टीचं ज्ञान बाळगतो अल्लाच्या नावने जोसिम मेहरबान दयामान आहे हे इमानवाल्यां बंधनांचं पुरेपूर पालन करा करता चतुष्पा वर्गातील सर्व जनावर हलाल केली गेली आहेत त्यांच्या व्यतिरिक्त ज्यांच्याबद्दल पुढे तुम्हाला सांगण्यात येईल परंतु आहे परिधान केलेल्या वस्त्राच्या अवस्थेत शिकारीला आपल्याकरता हलाल ठरू नका मी संशय अल्लाह जे इच्छितो आज्ञा देतो या ولا ام من البيت الحرام يبتغون فضلا من ربهم ورضوانا واذا حللتم فاصطادوا ولا يجرمنكم شنئا قوم ان صدوكم عن المسجد الحرام ان تعتادوا وتعاونوا على البر والتقوى ولا تعاونوا على الاثم والعدوان واتقوا الله ان الله شديد العقاب हे विमानवाल्यांना ईशभक्तीच्या प्रतिकांचा अनादर करू नका हरम महिन्यांपैकी एखाद्याला हलाल करू नका कुर्बानीच्या जनावरांवर हात टाकू नका त्या जनावरांवर हात टाकू नका ज्यांच्या गळ्यात ईशा अर्पणाच्या खुना म्हणून पट्टे घातले आहेत त्या लोकांना छळू नका जे आपल्या पालनकर्त्याची कृपा आणि त्याच्या प्रसन्नतेच्या शोधात पवित्र गृह कामाकडे ताप असावेत मग जेव्हा ऐरामची अवस्था संपेल तेव्हा तुम्ही शिकार करू शकता आणि पहा एका गटानं जो तुमच्यासाठी हराम काबा मस्जिदचा मार्ग रोखला आहे तर या गोष्टीवर तुमच्या रागानं तुम्हाला इतक भडकवू नये की तुम्ही देखील त्यांच्या मुखाबल्यात अनुचित अत्याचार करावे नाही जे कार्य कुंड्याचं आणि ईशभयाचं आहे त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा आणि जी पाप आणि अत्याचाराची कामं आहेत त्यामध्ये कोणाशी सहकार्य करू नका अल्लाचं भय वागा त्याची शिक्षा फार कठोर आहे حرمت عليكم الميتة والدم ولحم الخنزير وما أهل لغير الله به والمنخنقة والموقودة والمترضية والنطيحة وما أكل السبع إلا ما ذكيتم وما ذبح على النصب وأن تستقسموا بالأزلام ذلك فزق اليوم يأس الذين كفروا من دينكم فلا تخشوهم واخشون الْيَوْمَ أَكْمَلْتُ لَكُمْ دِينَكُمْ وَأَتْمَمْتُ عَلَيْكُمْ نِعْمَتِي وَرَضِيتُ لَكُمُ الْإِسْلَامَ دِينًا فَمَنِ اضْطُرَّ فِي مَخْمَصَةٍ غَيْرَ مُتَجَانِفٍ لِإِثْمٍ فَإِنَّ اللَّهَ غَفُورٌ رَحِيمٌ तुमा करता हराम करण्यात आले आहेत मेलेले प्राणी रक्त डुकरात माउस ते जणर जे अल्लाह शिवाय इतर कोणाचं नावना कापला जाव ते ते गुद मरून अथवा मार लागून अथवा उच्च स्थानावरून पडून अथवा टक्कर लागून मेलं असेल अथवा ज्याला एखाद्या हिंस्त्र प्राण्याने फाडलं असेल त्याखेरीत ज्याला जिवंत अवस्थेत असताना तुम्ही जुबा केला असेल अथवा ते जे अस्थानास्थानावर कापलं गेलं असेल तसंच हे देखील तुमच्यासाठी निषिद्ध आहे की फासे टाकून आपलं भविष्य पाहावं या सर्व कृती आज्ञा भंग आहेत आज काकीरांना तुमच्या धर्माकडून पूर्ण निराशा झाली आहे म्हणून तुम्ही त्यांना भिवू नका तर माझं भाय बाळगा आज रोजी मी तुमचा दीन, धर्म तुमच्याकरता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हा परिपूर्ण केली आहे आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा दीन, धर्म म्हणून स्वीकारला आहे म्हणून हराम आणि हलालची जी बंधनं तुमच्यावर घातली गेली आहेत त्याचं पालन करा परंतु जर एखाद्यानं भूकेनं विवश होऊन यापैकी एखादी वस्तू खाल्ली त्याखेरीज की गुन्ह्याकडे त्याचा कल असावा आणि कृपा करणारा आहे लोक विचारतात की करता काय हलाल केलं गेलं आहे त्यांना सांगा करता सर्व पाकवस्तू हलाल केल्या गेल्या आहेत आणि ज्या शिकारी जनावरांना तुम्ही प्रशिक्षित केलं असावं ज्यांना अल्लानं प्रदान केलेल्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही शिकार करण्याचं प्रशिक्षण देत असता ते ज्या जनावरांना तुमच्यासाठी धरून ठेवतील त्याला पण तुम्ही खाऊ शकता तथापि त्यावर अल्लाचं नाव उच्चारा आणि अल्लाचा कायदा भंग करण्यापासून त्याची भीती पाळवा अल्ला हिशेब घेताना वेळ लागत नाही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 आज तुमच्यासाठी सर्व पाकवस्तू हलाल करण्यात आल्या आहेत ग्रंथधारकांचं जेवण तुमच्यासाठी हलाल आणि तुमचं जेवण त्यांच्याकरता हलाल आणि सुरक्षित स्त्रिया सुद्धा तुमच्यासाठी हलाल आहेत मग त्या इमानवाल्यांच्या जमातीतील असोत अथवा त्या लोकसमूहातील ज्यांना तुमच्यापूर्वी ग्रंथ दिला गेला होता परंतु अट अशी की तुम्ही त्यांचे महेर अदा करूनच विवाहात त्यांचे रक्षक बनावं असं होऊ नये की तुम्ही त्यांच्याशी स्वैर कामतृप्तीत लागाव, आणि लपून छपून अनैतिक संबंध ठेवावेत आणि जर एखाद्यानं इमानच्या चालीवर चालण्याचं नाकारलं तर त्याचा संपूर्ण जीवनकार्य वाया जाईल आणि तो अखेरच प्रलोकमध्ये दिवाळभर बनेल يا ايها الذين امنوا اذا قمتم الى الصلاه فاغسلوا وجوهكم وايديكم الى المرافق وامسحوا برؤوسكم وارجلكم الى الكعبين وان كنتم نجسا فتطهروا وان كنتم مرضى او على سفر او جاء احد منكم من الغائط او لامس الدم اولا النساء فلم تجدوا ما فامسحوا من حرج ليطهركم نعمته ुलुतीलु चला जेव्हा तुम्ही नमाजसाठी उठाल तेव्हा हे आवश्यक आहे की तुम्ही आपलं तोल आणि हात कोपरापर्यंत धुवावं डोक्यावर हात फिरवावा आणि पाय घोट्यापर्यंत धुत जावं जर जनाबत अपवित्रतेच्या स्थितीत असाल तर स्नान करून सुचिर भुसवा जर आजारी असाल किंवा प्रवासात असाल अथवा तुमच्यापैकी एखादा शौचालयात जाऊन आला असेल अथवा स्त्री स्पर्श केला असेल जर पाणी उपलब्ध नसेल तर स्वच्छ मातीचा उपयोग करा त्या मातीवर फक्त हात मारून आपल्या चेहऱ्यावर आणि हातावर फिरवा अल्लाह तुमचं जीवन अडचणीचं करू इच्छित नाही पण तो इच्छितो की तुम्हाला सुचरभूत करावं आणि आपली देणगी तुम्हार पूर्ण करावी कदाचित तुम्ही कृतज्ञ बनाल तुम वा वा ल्लाह। ल्लाह अल्ला जी देणगी तुम्हाला प्रदान केली आहे त्याची आठवण ठेवा आने त्या पक्या, करार मदराला विसरू नका जो तन तुम्हको घे तुमसे हे कथन कि आम्मी ऐक आज्ञाघरकता स्वीकारली अल्लाह ज भय वागा अल्लाह मनाते गृहस्थी जा अल्लासाठी सत्यावर अटल राहणारे आणि न्यायाची ग्वाही देणारे म्हणा एखाद्या गटाच्या शत्रून तुम्हाला इत प्र न्यायापून विमुख वाव न्याय कराई विरोध निकटवर्ती है अल्लाह चय बागन कार्य करते हैं तुम्ही करता, अल्लाह खबर नेचन दिल कि चुका माफ केल्या जातील आणि त्यांना मोठा मोबदला मिळेल उरले ते लोक जे खूप इन्कार करतील आणि अल्लाच्या आईती खोट्या ठरवतील तर ते दोजक नरक मध्ये जाणारे आहेत हे इमानवाल्यां अल्लाच्या त्या उपकाराचं स्मरण करा जो त्यानं आता नुकताच तुम्हावर केला आहे जेव्हा एका गटानं तुमच्यावर हात टाकण्याचा इरादा केलेला होता परंतु अल्लानं त्याचे हात तुमच्यावर उठण्यापासून रोखले अल्लाचं भय वाळगून कार्य करत राहा इमानवाल्यांनी अल्लावरच भरोसा ठेवला पाहिजे अल्लानं बनिजैल कडून पक्के करार करून घेतले होते आणि त्यांच्यात बारा निरीक्षक नियुक्त केले होते आणि त्यांना सांगितलं होत की मी तुमच्या बरोबर आहे जर तुम्ही नमाज कायम केली आणि जकात अदा केली आणि आणि माझे मानल ईश्वरा कर्ज दिन खरी बाईट गोषी नहींशा करीन तुम्हारा अशा उद्यान दाखिल करीन जलून कालवे वहत परंतु तुम्हारी ज्यांफ वर्तन अंगीकार पहता राजमार्ग हरवन टाकला वला अला इल्ला कलीलं पाफु मग त्यांचं हे आपला करारबंद करणच होत की ज्यामुळे आम्ही त्यांना आपल्या कृपेपासून दूध फेकलं आणि त्यांची मला कठोर बनवली आता त्यांची दशा अशी आहे की शब्दात फेरफार करून गोष्ट कोठल्या कुठे नेतात जी शिकवण त्यांना दिली गेली होती त्याचा मोठा भाग ते विसरले आहेत आणि तुम्हाला नेहमीच त्यांच्या कोणत्या ना कोणत्या अपराहाची माहिती मिळत असते त्यांच्यापैकी फारच थोडे या दोषापासून वाचले आहेत मग जेव्हा हे या स्थितीप्रत पोचले आहेत तर ते जो काही खोडसळपणा करतील तो त्यांच्याकडून अपेक्षितच आहे म्हणून यांना क्षमा करा आणि त्यांच्या कृत्याकडे डोळे झाक करत राहा अल्लाह त्या लोकांना पसंत करतो जे उत्तम वर्तन राखतात स्वामी त्याचप्रमाणे आम्ही त्या लोकांकडून पक्क वचन घेतलं होत ज्यांनी सांगितलं होतं की आम्ही नसारा ख्रिश्चन आहोत परंतु त्यांना देखील जो पाठ दिला गेला होता त्यांचा फार मोठा भाग ते विसरले तर ते शेवटी आम्ही त्यांच्या दरम्यान कायमात पर्यंत शत्रुत्व आणि परस्पर द्वेष आणि द्रोहाचं बीज पेरलं आणि अवश्य एक वेळ असे येईल ज्या वेळेला अल्लाह त्यांना दाखवेल की ते जगात काय बनवत होते